गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत नमस्कार असो असे म्हणून जो तुझ्या पाया पडावे तो पणा घेऊन मी पणा व्यर्थ जातो सद्गुरु चरणांचा कठीणपणा विलक्षण आहे जे सूक्ष्म शरीर वज्रानेही तुटत नाही त्याचे आपल्या चरण स्पर्शाने सहज लिले तुझा तु तु पाय लागतात तुझे पाय अतिशय तीक्ष्ण आहेत ते कालिया सर्पाला लागताच त्याचे सर्व विष शोषून घेऊन त्याला पूर्णपणे विशरहित केलेस शकट या नावाचा कंसाचा एक अनुचर होता त्याने श्रीकृष्णाला मारण्यासाठी शकट म्हणजे गाडीचे रूप घेतले होते परंतु त्याला श्रीकृष्णाचा चरण स्पर्श होताच त्याचे सर्वंधन तुटले व जन्मातूनही तुझ्या पायांचा धाक आहे रामावतारी गौतमाच्या शापाने शिळाहून पडलेल्या अहिलेला तुझा पाय लागताच तिचा उद्धार झाला नृग राजाने एकदा पुष्कळ गोप्रदाने दिली त्यातील एका ब्राह्मणास दान केलेली गाय चुकून राजाच्या गायीच्या कळपात शिरली राजाला ही गोष्ट कळली नव्हती त्यामुळे त्याने ती गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान दिली तेव्हा पहिल्याने दान घेणाऱ्या ब्राह्मणाने क्रोधाने त्या राजाला तू सरडा होशील असा शाप दिला तो राजा सरडाहून पडला असता श्रीकृष्णाच्या चरण स्पर्शाने मुक्त झाला ही कथा महाभारत अनु अ सत्तर यात आहे जे तुझे भक्त मोठ्या प्रेमाने तुझ्या पायाचे चिंतन करतात त्यांच्या जन्ममरणांचा नाश होतो तुझ्या पायांनी यमपुरी ओसाड करून टाकली कारण तुझे पाय जीवाचे नाहीसे करतात तुझ्या चरणाचे तीर्थ म्हणजे भागीरथी शंकराने मस्तकावर धारण करताच तो सृष्टीचा प्राण घ्यावया सुटला पण तुझ्या पायांनी मोठ्या प्रेमाने त्याला राख फासली तेव्हा तो दिगंबर होऊन स्मशानात हिंडू लागला असा तुझा चरणांचा प्रताप आहे तो शंकराचे शिवत्व जर राहू देत नाही तर मग जीवाचे जीवत्व कसे राहू देईल मानणे व मानणारे हे दोन्ही उरत नाही असा भाव जाणून एकनाथ एकतत्वाने राहिला पण तेथेही तुझ्या पायांनी चमत्कार केला त्या पायांना वंदन करताच त्याचे एकत्वही नाहीसे झाले तेव्हा कोण कोणाची स्तुती करावी आणि कोणी कोणाला विनवावे कोण कोणाला देणार व घेणार कारण मी तू यांचे जिने जीवासह निघून गेले तेव्हा मग देव आणि भक्त झाला डोल कोणापुढे मिरवायचा अशा पदाचवून तू ही ग्रंथ कथा माझ्या नावाने करीत आहेस पण हे सद्गुरुराया वास्तविक तूच कवी व करता आहेस माझे नाववरूप सर्व एक जनार्दन झाले आहे असे श्री जनार्दन स्वामींच्या आइक्याचे कौतुक मोठे विलक्षण आहे त्या कौतुकाने ते स्वतः कवी व ग्रंथ करता होऊन असा ग्रंथ माझ्या नावे रचित आहेत दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी उत्तम भक्तांनी दुस्तर मायेचे उल्लंघन करून भजनाच्या योगाने भगवत करून घेतली असे वर्णिले ती हरिची माया दुस्तर कशी हे विचारण्यासाठी परीक्षिती राजा फार उत्सुक झाला व मोठ्या आदराने म्हणाला की हे मुनिवर <coughs> अध्यायात श्लोक अठ्ठेचाळीस हे सर्व जगात विष्णूची माया आहे असे पाहणारा इत्यादी म्हटले आहे यास्तव राजा आता त्या मायेविषयीच प्रश्न करीत आहे राजा उवाच राजा म्हणाला भगवंत हा परस्य विष्णू होईशस्यहो पूज्य मुनिहो सर्वश्रेष्ठ व्यापक ईश्वराच्या माईना अपि मोहिनी माया मोह पाडणाऱ्या जाणण्याची इच्छा करतो आम्हाला सांगा मोठ्या मोठ्या मायाव्यांनाही मोह पाडणाऱ्या परमात्म्याच्या मायेला जाणण्याची मला इच्छा आहे यास्तव आपण मला ती सांगा या तृतीयाध्यायामध्ये राजाने माया तिचे उल्लंघन ब्रह्मा व कर्म यांविषयी चार प्रश्न केले आहेत त्याने प्रथम मायेविषयी प्रश्न केला सर्व देवांमध्ये ऋषिकेश श्रेष्ठ आहे ब्रह्मदेवादी देव व शंकर त्याला वंदन करतात त्याची मायाव्यांनाही मोह पाडणारी माया कशी आहे ती मोठ्या मोठ्या मायाव्यांनाही मोह कशी पाडते म्हणून विचाराल तर सांगतो ब्रह्मा शिव इत्यादी मोठमोठेही अम्मी मायेचे नियंत्रे आहोत असे आपल्या मनात समजतात पण ती त्यांनाही मोहित करतेवश होऊन पार्वती मोहिनी इत्यादी स्त्रियांना पाहताच कसे गडबडले ते पुराणांतरी प्रसिद्ध आहेच यास्तव जी माया ज्ञानी पुरुषांना सुद्धा हा म्हणता ठकवते जिला अजा म्हणते ती हरीची माया दुर्धर आहे आपण मला तिचे विवेचन करून सांगा तुम्ही म्हणाल की मायेची बाधकता जरी दुर्धर आहे तरी ती अनन्य भक्तांना काही करू शकत नाही यास्तव तूही भगवंताचे भजन कर मिथ्या मायेची वार्ता कशाला विचारतोस या प्रश्नाचे उत्तर राजा पुढील श्लोकामध्ये देणार आहे मुनींचे गुह्य ज्ञान ऐकण्यासाठी तो चतुर राजा आदराने हे प्रश्न करीत आहे अरे पण राजा वर सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असा भागवत बनून तू कृतार्थ हो अनेक प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे असे ते मुनी म्हणतील म्हणून राजा म्हणतो संसारतापनिस्तप्तहा मर्त्या हा अहम संसारतापांनी अत्यंत संतप्त झालेला मी मानव तत्ताप भेषम हरिकृतम त्या तापाचे औषध असे हरिकथामृत युष्मचारा तृप्त होत नाही संसारतापांनी संतप्त झालेला हा मानव जनक त्या तापाची शांती करणारे जणू काय औषधच असे हरिकथामृत रूप तुमचे वचन ऐकत असताना तृप्त होत नाही त्यामुळे असे प्रश्न करीत आहे पण अहो महाराज तुमचे हे वचनामृत सेवन करीत असताना माझे चित्त पुरे असे म्हणत नाही कान शब्दातील शब्दार्थाचा स्वाद घेत असताना अधिकच क्षुधार्थ झाले आहेत आपली अतिसुरस अद्रुमूत कथा ऐकण्याविषयी कानांचा सोस फारच वाढला आहे रसना म्हणते हा फार गोड रस आहे डोळ्यांना हे अपूर्व रूप आहे असे वाटते घाण म्हणते हा स्वाभाविक गंध आहे पुष्पाधिकातील गंध यापासूनच उत्पन्न होतो वाचा म्हणते हा शब्द परमानंदाचाच अनुवाद करतो आपल्या निरूपणातील मोहिनी विचित्र आहे हात याला अलिंगण्यास तयार होतात व जीव सद्भावाने स्वरूपात तन्मय होतो खरोखर तुमच्या कथा या दिव्य औषधी आहेत त्या संसार रोगाचा उच्छेद करतात जड मूढ व प्राकृत लोक सुद्धा, जर त्या कथा श्रद्धेने ऐकतील तर त्यांच्याही त्रिविद तापांची निवृत्ती होईल राजा परमार्थाचा उत्तरे दिल्यास आपल्या कथनाचे सार्थक होईल असे जाणून निरूपणामध्ये दक्ष असलेला हरी धाकटा भाऊ अंतरिक्ष असे बोलला मायेचे स्वरूपत निरूपण संभवत नसल्यामुळे सृष्ट्यादी कार्याच्या द्वारा तिचे निरूपण करण्यासाठी अंतरिक्ष या नावाचा कृषपुत्र म्हणाला महाभुज हे अजानुबाहो स्वमात्रात्म प्रसिद्धे आपली उपासना करणाऱ्या जीवांना उत्तम सिद्धी प्राप्त व्हावी याकरता भूतात्मा सर्वांचा कारणभूत असा आद्या आदिपुरुष एभी महाभूत पंचमहाभूतांच्या योगे उच्चावचा भूतानी ससर्ज लहान मोठी शरीरे उत्पन्न करता झाला ज्या सक्तीने भूतांचा आत्मा होऊन उत्पन्न केलेल्या या आकाशादी पंचमहाभूतांनी उच्च नीच भौतिक शरीरे उत्पन्न करता जाला। ती भगवानाची माया होय असा सोळाव्या श्लोकातील एषा माया भगवत या चरणाशी पुढील सर्व श्लोकांचा संबंध आहे त्यांनी ती प्राणी शरीरे कशासाठी उत्पन्न केली स्वमात्रात प्रसिद्धे जो स्वतःची उपासना करतो तो स्व स्वात्मा स्वमाता व आत्म्याच्या म्हणजे जीवाचा अत्यंत सिद्धीसाठी त्याने प्राणी शरीरे उत्पन्न केली किंवा स्वशभूत जे जीव त्यांच्या मात्रा म्हणजे विषयभोगासाठी व आत्मप्रसिद्धीसाठी म्हणजे मोक्षासाठी त्याने भूतांना उत्पन्न केले कासा मते पूर्वी तसे सांगितले आहे अंतरिक्ष म्हणतो हे राजा तू हरीची माया विचारलीस पण तुझा तो प्रश्न फुकट गेला कारण ही माया मोठ्या मोठ्या ही भाषणाच्या आटोक्यात येत नाही बंध्यापुत्राचा जन्मकाल आणवून त्या त्यावरून त्याची रास नक्षत्र कुल जाती हे सर्व वर्तवू लागल्यास त्या ज्योतिषाची योग्यता जशी फुकट जाते तसाच या राजाने हा प्रसंग आणला आहे गंधर्व नगरामध्ये आकाशात जशी मृगजला ज्योतीवर आपल्या छायाचे शिर तोडावे आकाशाची त्वचा काढावी शिंपीने अंधाराला खरवडून काढावे बागुलबुआला आपल्या हातातील शस्त्राने मारून त्याच्या स्त्रियांना विधवा करावे तसाच हा मायेविषयी प्रश्न आहे वांझेच्या सुनेला पुत्र झाला त्याला पाहून भीष्माच्या स्त्रीला पाहण्या आला तिचे दूध पिऊन तो मत्त झाला आणि त्याने संन्याशाच्या घराचा भंग केला वाऱ्याला जात्याच घालून बारीक दळावे घोड्याच्या शिंगाने आकाशाला भोसकावे नपुंसकाच्या नातवंडांनी सूर्योदय झाल्यावर सूर्याच्या घरातील अंधारात लपावयास यावे हनुमानाच्या लग्नात गुंजेच्या दिव्यांनी घरभर प्रकाश पाडावा या सोहळ्यासाठी ओसाड गावात आपली छाया विकावी किंवा आकाशपुष्पे सुवासिक आहेत किंवा गंधरहित आहेत याचा विचार करावा इत्यादी गोष्टी जे ज्ञाते पुरुष करू शकतात ते मायेचे वर्णन खुशाल करोत याप्रमाणे मायेविषयी बोलणे वक्त्याला लाजीरवाणे आहे ते जन्मासनं आलेल्या पुरुषाचे श्राद्ध करण्यासारखे आहे माया म्हणजे जी केव्हाही विद्यमान नाही ती म्हणूनच शास्त्रे वेदानुभवाने तिला अविद्या म्हणतात भ्रम हेच मायेचे मूळ भ्रांती हेच तिचे उज्वल फुल व भूल हेच तिचे स्वादिष्ट फल ती विषयरूप रसाळ फळे नेहमी प्रसवते ही माया नसत्या रूपाने रूपाला आली सत्य आणि असत्य यांनी गरोदर झाली व स्वत असत्याची असंख्य पिल्ले व्याली विषय गुणांनी गुंफलेली वासनावेणी ती मिरवते व मीपणाचा पणाच्या तरुणपणी ती मदन मोहिनी चमकू लागते मृगजाळात झालेल्या मुक्ता मोत्याची जाळी मस्तकावर धारण करून आकाशात झालेल्या चाफ्याच्या कळ्यांनी ती सुंदर अतिशय सौंदर्याने मिरवते रज्जू सर्पाच्या मस्तकातील मणी काढून त्याचे अलंकार लेवून शिंपीवर भा, भासलेल्या रुपयाचे पैंजण घालून छुम छुम आवाज करीत सशाच्या शिंगाच्या पादुका पायात घालून ती चालते तिला अहंकार हा अतिशय प्रिय व फार सुंदर ज्येष्ठ पुत्र झाला कुलविस्तारासाठी ती ठिकठिकाणी ममतेला ममतलो व्याली मोहाला आपल्याच ठिकाणी उपजवून तिने त्याला गरजावई केले अहंता आणि ममता यांच्या योगाने जगत स्वतःचा विस्तार पावले ममतेने त्याला आपल्या सबल प्रयोगाने स्वतः वाढवले संकल्प विकल्पांची कंकणी बांधून मन त्या ममतेला आंदण दिले आणि वृद्धी पावली हे राया अशी ही मिथ्या मूळ माया वाढलेली दिसते ती अनिरुप्य आहे तेव्हा तिचे वर्णन कसे करता येईल ती सत म्हणजे स्वरी आहे असे म्हणावे तर नाहीशी होते असत म्हणजे मिथ्या म्हणावी तर भासते आधी असते व मागून नाहीशी होते असेही तिचे निश्चित स्वरूप नाही मृगजला पूर्णपणे मिथ्याच त्याच न्यायाने हे संसाराचे भान होते पण ती माया आहे असे तू जाण मायेमध्ये सत्वाचा नुसता लेश तरी असेल म्हणून म्हणावे तर तोही नीटसा दिसत नाही मृग महानदी कोणत्या पर्वतातून उगम पावली हे बुद्धी सांगू शकत नाही तशीच मायेची सिद्धी अनिर्वाच्य आहे आरसा स्वतः काही प्रतिबिंब थोडाच आहे पण पाहणाराला त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसते तशीच नसलेली माया आपल्या संकल्पाने विकास पावते अहो आम्ही रज्जू सर्पाला जिवंत धरले आहे त्याची गमत पाहावयास असे जे बिचारे म्हणतात ते मायेचा सोहळा खुशाल सांगोत, आपल्या छायेला उडवू लागले असता ती ज्याची त्याला कधीच उडवून लावता येत नाही त्याचप्रमाणे या दुस्तर मायेचेही कोणालाच उल्लंघन करता येत नाही आपण अग्निला उत्पन्न करावे असा सूर्य काही संकल्प करीत नाही सूर्यकांतातही अग्नी दिसत नाही पण खाली कापूस धरला असता अग्नी व्यक्त होतो तसेच शुद्ध ब्रह्मामध्ये संकल्प नाही शेवटी केवळ देहामध्येही तो नाही पण त्यातील वासने मध्ये देहाभिमानाने संसार भासतो जागृतीतील देहाचा विसर पडतो लगेच दुसरा स्वप्न देह मिळतो त्यामुळे मिथ्या प्रपंच वाढतो स्वप्नात स्वप्न खोटे आहे असे स्वप्नद्रष्टा केव्हाही मानित नाही सुषुप्तीत तर देहाचा असंभवच आहे त्या अवस्थेत संसाराचे नावही नाही जन्म आणि मरण हेही खोटेच आहे देहाभिमानाने संसार संभवतो आत्मत्वाचा विसर पडला म्हणजे मी देह हा अहंकार उद्भवतो व त्यामुळे दुस्तर संसार वृद्धी पावतो मृगजलात जसे मिथ्या मासे असतात तसाच ब्रह्मामध्ये हा प्रपंच आहे तेव्हा त्या प्रपंचाचे निरसन करण्यासाठी पिशाच्या प्रमाणे असलेल्या या जीवाला साधनाचे वेळ कसे लागणार हे राजा मायेची दोनच अक्षरे पण ती जेव्हा सांगावयास लागलो तेव्हा हा श्लोकाचा अर्थ तसाच राहिला व ग्रंथ भलतीकडेच वाढत गेला मायेला पाहू लागले असता सज्ञानही वेडे झाले नामरूपांच्या भराने कल्पनावशात माया वाढते हे राजा मी तुला मायेचे मुख्य लक्षण ओळखण्याची खूण सांगतो आपली सर्व कल्पना ही मायाच आहे असे तू समज आपल्या मनातील जी आशा तीच मुख्य माया आणि जो सर्व प्रकारे सदा निरीच्छ असतो तोच जगदिशाला पूर्णपणे पूज्य होतो आता ज्या अर्थी तू प्रश्नच केला आहेस त्या अर्थी उपलक्षणांनी मी तुला सांगतो व संहार करणारी ही माया तीन गुणांनी विभाग पावते ज्याप्रमाणे सूर्याला संकल्प नसतो पण तो नसतानाही त्याच्या ठिकाणी दिसतो कारण त्याच्या किरणांमुळे सूर्यकांत अग्नी प्रकट होतो त्याप्रमाणे शुद्ध स्वरूपामध्ये संकल्प म्हणून काही नाही पण तो नसतानाही प्रती तिला येतो हीच मूळ माया होय आत्मरूप सर्वथा निर्विकल्प आहे त्यात मी असे म्हणावयास दुसरे आहे कोण पण अशाही ठिकाणी मी पण स्फुरते मूळ माया मुख्यत्वे करून हीच आहे त्या मीपणामुळे मीच आपल्याला आपल्या दृष्टीने पाहावे मीच माझ्याशी गोष्टी सांगाव्या मोठ्या आदराने माझीच मला भेट व्हावी माझी माझवर आहे माझी माझ्या ठिकाणी व्हावी मी मलाच अलिंगावे मी मलाच भोगावे मीच माझ्याशी संयुक्त व्हावे स्वामी आणि सेवक या नात्याने मीच मला सर्वदा कार्यात योजावे असे भगवंताला आठवले ती आठवणच करता झाला महाभूते सर्व भौतिक शरीरे चार वर्ण जरायुजादी चार जाती चार युगे परा पश्ती मध्यमा वैखरी या चार वाणी धर्म अर्थ काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ सलोकता समीपता सरूपता व सायुज्यता या चार मुक्ती अशी चार प्रकारे तीन गुणांची उभारणी करून ती आठवणच त्रिभुवन रचते त्याने त्रिपुटींची रचना करून कर्माचे ही विहित निषिद्ध व अकर्म असे तीन भाग केले याप्रमाणे ती मूळची आठवण ऐकवामध्ये अनेकत्वाला व्यक्त करते तरी पन, त्या अनेकत्वातील एकत्वच अखंड असते त्याचा केव्हाही भंग होत नाही कुंभार जे जे भांडे करतो त्यात आकाश सहजच असते त्याप्रमाणे महाभूते व भौतिक शरीर या सर्वांमध्ये हरी अखंड एकरूप असतो यासाठी उपनिषदांमध्ये म्हणून त्याच्या ठिकाणी द्वैताची स्मृती झाली असे सांगितले आहे किंबहुना एकत्वाने समस्त महाभूते स्वरूपाला प्राप्त झाली हीच हरीची माया आहे असे तू निश्चयाने जाण पण मायेपासून जी भूत भौतिक कार्य झाली त्यांना माया चैतन्य प्रकाश युक्त करू शकत नाही म्हणून मायेचा प्रकाशक जो चिनूर्ती परमात्मा तो भूताकृतित अखंडत्वाने प्रवेश केलेला भासतो चितगन परमात्मा जिला प्रकाशित करतो ती माया हे मायेचे मुख्य लक्षण आहे तोच स्वतः भूतातील भूतात्मा आहे वस्तुत तो भूतात प्रविष्ट झालेला नसूनही मी यात प्रविष्ट झालो असे तो दाखवतो एवम पंचधातुभे पंचमहाभूतांच्या योगे सृष्टानी भूतानी उत्पन्न केलेल्या भूतात प्रविष्ट अंतरयामी रूपाने प्रविष्ट झालेला भगवान आत्मान आपल्याला एकधा दशधा एका व दहा प्रकारे विभजन सन विभागणारा होऊन गुणांजुषते अंतरयामी रूपाने प्रविष्ट झालेला तो परमात्मा आपला मन या रूपाने एकधा आणि पाच ज्ञानेंद्रिय व पाच कर्मेंद्रिय या रूपाने दशधा विभाग करून आकाशादी भूतांच्या शब्दादी विषयांचे विभाग करून देणारा तो संत असा याचा भावार्थ या प्रकारे भूते महाभूते उत्पन्न केली ती जड मोढ व चेतना रहित असल्यामुळे त्यांच्या सुखदुःखादी अनुभवासाठी तोच उत्पादक परमात्मा त्यात प्रवेश करून आपलाच विभाग करता झाला पाच महाभूते व त्यापासून उत्पन्न झालेले पाच भौतिक देह आपली समर्थ व्हावी म्हणून श्री अनंत कसा प्रवेश करतो ते ऐक गंधरूपाने पृथ्वीमध्ये प्रवेश करून तिच्या ठिकाणी पूर्ण क्षमा आणून तिने आपल्या पाठीवर चराचर भूते व्हावी असे केले भगवान पृथ्वीमध्ये प्रविष्ट झाला म्हणून पृथ्वी जलात इतका दीर्घकाल तशीच राहिली विरून गेली नाही पृथ्वीला अनंताने धारण केले आहे त्यामुळे अनंतामुळे पृथ्वी दृढ झाली आहे व त्यामुळेच ती या सर्व भूतांचा भार आपल्या पाठीवर वाहते भगवान रसरूपाने उदकात प्रवेश करून व द्रवरूपाने त्यात राहून त्या जीवनसज्ञ जलाने सर्व भूतांना सर्वदा जिवितो त्या जीवनात जगत जीवन प्रवेश करीत असल्यामुळे तेच त्यांचे आवरण आहे असे तू समज त्यामुळेच जलतत्व सर्वथा सुकुन जात नाही तर जगाच्या आरंभापासून अंतापर्यंत तसेच राहते खरोखर हे हरीचे महात्म्य आहे सद्रूप हरी तेजामध्ये रूप होऊन प्राण्यांच्या नेत्रात विपुल तेज व उदरात प्रदीप्त जठराग्नी झाला हरिरूपाच्या योगाने तेजामध्ये प्रवेश करतो तेच वायूतील तेजाचे आवरण आहे त्यामुळे तेज कधी मावळत नाही भगवा तू वायूमध्ये स्पर्शगुणाने प्रवेश करतो म्हणून अनेक जीव प्राणबलाने सशरीर वावरतात याप्रमाणे ऋषिकेशाने वायूमध्ये स्पर्श गुणाने प्रवेश केल्यामुळे आकाशवायूचा शब्दगुणाने प्रवेश करतो म्हणून सर्व भूतांना यथे संचार कराव्यास अवकाश मिळतो भगवान शब्दगुणाने त्यात प्रविष्ट झाल्यामुळे आकाश आपल्या कारणात लीन होऊन जात नाही या महाभूतांचे सतत स्वाभाविक वैर आहे त्यातील एक भूत दुसऱ्या भूतास खावयास सर्वदा तत्पर असते जल पृथ्वीला विरवू पाहते तेज जळाला सुकवण्यास तत्पर असते वायू अग्निला विजवावयास धावतो आकाश वायूला गिळून टाकण्याच्या विचारात असते पण श्रीधर त्यात प्रवेश करून त्यांना परस्पर निर्वैर करतो आणि त्यांना परस्परांमध्ये मोठ्या उल्हासाने नांदवतो याप्रमाणे पंचभूतांना शरीर रुपाने साकारता आणली आणि त्या जीवर उपाने प्रवेश करून तो भगवानच प्रकृती वशात वर्तवित्र हा मायेचा निज स्वभाव आहे देवच जीव शिव रूपाने तिच्या मध्ये प्रतिबिंबित झाला तिला शिवामध्ये योग व जीवामध्ये अविद्या म्हणतात मुख्यत्वाने मायेची भ्रांती हीच आहे त्यामुळे संसार स्वप्नासारखा मिथ्या आहे त्याला दीर्घ स्वप्न म्हणतात तोच हा संपूर्ण मिथ्या संसार आहे झोपेमध्ये जे भान होते ते अविद्येमुळे जीवाचे स्वप्न आहे या स्वप्नात ते खरे असते पण जागे होताच ते मिथ्या स्वप्न होते त्याच न्यायाने आत्मसाक्षात्कार होताच त्यापूर्वी सत्य असलेला संसार मिथ्या होतो राजा हे सर्व मायेचे कार्य आहे असे तू निश्चयाने जाण आता मी तुला जीवाची विषयावस्था सांगतो तो आपलाच एकदा व दशधा विभाग करून विषय भोक्ता कसा होतो ते मी तुला सांगतो स्वतः जनार्दनच एका भागाने अंतःकरण झाला त्या अंतकरणाचे मन बुद्धी चित्त व अहंकार असे चार भाग आहेत जीव आपली परिपूर्णता व स्वाभाविक सत्ता यांना उद्देशून अहम असे म्हणतो पण ही माया आपल्या चातुर्याने त्या अहंकारामध्येच देहात्मता दृढ करती झाली आणि हा अहंकार तिने वाढवला वाढवतो हे महाराजा खरोखर विषय चिंतन हेच चित्त आहे देहाहकार फार चपळ आहे त्यालाच चंचल मन म्हणतात ते अनेक संकल्प विकल्पांचे जाळे पसरते त्याच्या योगाने असह्य भय संताप व दुःख वाढवते देहाभिमानाचे जे शहाणपण तीच बुद्धी होय त्या बुद्धीने आमचे जन्ममरण अनिवार्य आहे असा पूर्ण निश्चय केला याप्रमाणे देहाभिमानाच्या मस्तकावर अंतःकरण चतुष्टयाचा आरोप होतो म्हणून हे राजा देहाभिमानच संसाराचा मुख्य करता आहे असे तू जाण पण अहंकार देहाभिमान सोडून सोहम असा आत्माभिमान धरला असता चित्तात चैतन्य परमात्मा प्रकट होतो त्यावेळी मनही आपले संकल्प विकल्पात्मक शरीर सोडते पूर्ण परब्रह्माविषयी बुद्धीचा निश्चय होतो कारण देहाभिमान समूळ मावळल्यावर कोटची बुद्धी व कोटचे मन चित्ताचे चित्तपणही नाहीसे होते मग पूर्ण परब्रह्म सर्वत्र प्रतीत होते राजा याप्रमाणे मी तुला आत्म्याचा एकधा विभाग जे अंतःकरण त्याचे लक्षण सांगितले त्यावरून त्याचा तुला प्रत्यय येईल आता त्याच्या दशध विभागाचे लक्षण ऐक दहा इंद्रिये हाच दशधा विभाग आहे पण तो अचेतन जड आहे नारायणच दहा शक्तींच्या रूपाने त्यात प्रवेश करून त्यांना सचेतन करतो व प्रत्येक इंद्रियाकडून आपले कार्य करतो तो नेत्रामध्ये दर्शन शक्ती म्हणजे रूप पाहण्याची शक्ती सर्व दृश्याला दृढत्वाने प्रकाशित करतो याप्रमाणे प्रकाशाने तो दृश्याचे सौंदर्य दाखवतो तो ऐकण्याची शक्ती होऊन शब्द रूपाने शब्दाला प्रकाशित करतो आणि अर्य ज्ञानाच्या रूपाने शब्द समूहाला ऐकवतो नारायण जिव्हेमध्ये रसग्रहण शक्ती होऊन रसनेच्या द्वारा तोच रसाचा आस्वाद घेतो आणि याप्रमाणे जनार्दन जीवाकडून अनेक रसाचे सेवन करून पुष्पातील जीवाकडून पुष्पातील सुगंध, जीवा सुगंध भोगवतो शीत उष्ण मृदू कठीण इत्यादी स्पर्शांना प्रकट करणारा ही नारायणच आहे तोच सर्व प्राणी शरीरातील त्वचेमध्ये स्पर्श ग्रहण शक्ती रूपाने राहून जीवाकडून स्पर्श भोगवतो वाघिंद्रियांकडून शब्दोच्चार करणाराही हा कमलापतीचा आहे तोच शब्द समूहाला प्रकट करतो त्यातील मूल शब्द व प्रत्यय यांचा स्पष्ट उच्चारही खरोखर तोच जीवाकडून वाचाळपणे करतो हातातील देणे व घेणे या कर्तव्य शक्तीही त्या अकर्त्याच्याच आहेत पायांचा संचार व स्थिती म्हणजे थांबणे ही शक्तीही गोविंदाचीच आहे उपस्थ्याच्या द्वारा होणाऱ्या सुखाची प्राप्ती या नारायणामुळेच होते त्या सुखानेच तो सुखी होतो स्त्री पुरुष संयोगापासून होणारे सुखभाव हा पुरुषोत्तमच मोठ्या प्रीतीने प्रकट करतो पायूतील मलत्याग सामर्थ्यही हे अक्षर ब्रह्मच आहे असे तू समज याप्रमाणे हा परिपूर्ण परमात्मा प्रत्येक प्राणी शरीरात दहा प्रकारे विभागला आहे राजा वर वर्णन केल्याप्रमाणे हा परमात्माच देहसंबंधाने विषयानुभव घेतो भोगता व भोग्य अशा दोन प्रकारच्या विभागाने प्रकट होऊन तो स्वतःच शरीरद्वारा सर्व भोग भोगतो ज्याप्रमाणे साळईच्या वृक्षाचे साळईच बीज आहे व साळईच त्याचा शाखा व उपशाखा आहेत पण तो जेव्हा विकार न पावता बीजावस्थेत असतो तेव्हाही तो सर्व वृक्षरूप असतोच किंवा ज्याप्रमाणे उसाचे वाढे जमिनीत लावले जाते व त्यापासून पुढे ते ऊस या रूपानेच वाढत जाते त्याची निरनाळी कांडी जरी वरवर चढू लागतात तरी त्यात मागे व पुढे सर्वत्र एकच रस असतो त्याप्रमाणे विषय आणि इंद्रिये या दोहोंनाही एकत्वाने प्रकट करून हा परमात्माच मग जीवत्वाने स्वतः रसाचे सेवन करतो सहा प्रभु हु तो जीव आत्मप्रद्योतित ही अंतर्यामी आत्म्याने प्रकाशित केलेल्या गुणांनी गुणांभुजान इंद्रियांनी विषयांना भोगणारा इदम सृष्ट उत्पन्न झालेल्या या शरीराला आत्मान मन्यमान हा आत्मा मानणारा इह सज्जते शरीराधिकांचे ठिकाणी आसक्त होतो आणि तो, तो शरीरात प्रवेश करून भोग घेणारा जीव अंतर्यामीने प्रकाशित केलेल्या इंद्रियांनी विषयाचा भोग घेणारा असा होता या उत्पन्न केलेल्या शरीराधिकांना आत्मात समजून त्यात आसक्त होतो अंतरयामी इंद्रिये व यांना स्वभावत प्रकाशित करतो जीव त्या विषयांचे सेवन करून अहम भावाने आसक्त होतो आणि म्हणतो हे विषय किती गोड आहेत हे माझ्या देहाचे विषयभोगाविषयीची प्रीती क्षुब्ध होते इंद्रिये विषयासक्त झाली असता देहाभिमान अतिशय वाढतो त्यामुळे मूळची आत्मस्फूर्ती पार मावळून जाते मीच परमात्मा आहे हे स्वरूपभान तो विसरतो आणि मोह व ममता अतिशय वाढते नंतर तो देहाला मी असे म्हणतो देहा संबंधी मानतो आणि विषयांच्या लोभामुळे त्याच्या चित्ताचे समाधान नाहीसे होते प्रकृतीच्या स्वभावाने जे जे कर्म होते ते मीच केले असे हा म्हणतो पण या मिथ्या देहाभिमानाने त्याच्या चित्तात अनिवार्य क्षोभ उद्भवतो देहाहंकार अतिशय भयंकर आहे त्यामुळे होणारा मोह व ममता ही तर फारच अनिवार्य आहे त्यामुळे जन्ममरणाचा प्रवाह अविच्छिन्न वाहत राहतो कर्मभी समिती कर्माणी कुर्वन, कर्मेंद्रियांना वासनायुक्त कर्मे करणारा तत्कर्मफलम सुखेतरम गृह्यन त्या कर्माचे सुख दुःखात्मक फल ग्रहण करणारा अयम देहभृत हा देहधारी जीव इह या इमारा व पूर्व पुणे सुख दुःख रूप फल भोगणारा असा हा देहधारी जीव या संसारात भ्रमण करीत राहतो व त्यातून मुक्त होत नाही मनात विषय वासना धरून कर्मेंद्रियांनी कर्मे केली असता तेथे धर्म व अधर्म उत्पन्न होतात तेच परम पुरुषाला प्रतिबंध करणारे आहेत ज्या फलभोगाचा संकल्प करावा त्यासारखा देह धारण करावा लागतो एका देहाने अनेक देहांच्या जन्माची व मरणाची अनेक निमित्त उत्पन्न केली जातात फलाच्या इच्छेने केलेले कर्म फार भयंकर आहे ते अमरांनाही मरण देते व जन्मरहित आत्म्यालाही पुनः जन्म घ्यावयास लावते याप्रमाणे स्वर्ग आणि संसार या जन्ममरणाच्या सुरू होतात आपल्या कर्मामुळे हा स्वतः अनेक अपार योनी भोगतो तेल्याच्या घराण्याला डोळे बांधून झुंपलेला बैल त्या घराण्याभोवती एकसारखा फिरत राहतो त्याप्रमाणे ज्ञानाचे डोळे बांधून रूपकर्माची फळे भोगू लागले जीवाला जन्ममरणाचे असंख्य अनिवार्य सोहळे भोगावे लागतात उदय व अस्त यांच्या योगाने सूर्याला जसे पृथ्वीच्या भोवती नित्य फिरावे लागते त्याप्रमाणे हा जीव अतिभय जन्म मरणांची परंपरा स्वतः सोसतो हा अनेक प्रकारचे शीण करून आपल्या जन्माचा एक एक दिवस जो कंठीत आहे तोच मरण तितकेच त्याच्या जवळजवळ येत जाते जुळी फळे जशी एकाच डेखाला लागलेली असतात तशी एकाच देहाला चिकटून राहिलेली जन्म हा स्वतः भोगतो तो किती वेळ भ्रमण करतो तो काल सांगतात इथम बहुअभद्रवाहा अकलाण व ताप देणाऱ्या कर्मगती गच्छन मूलक कर्म योनी जाणारा पुमान अवशहा जीव परतंत्र कर्माच्या अधीन झालेला आभूतसंप्लवांत भूतांचा जगात प्रलय होईपर्यंत सर्गप्रलयो अश्रुते जन्ममृत्यूचे से सेवन करतो याप्रमाणे अनेक अकल्याणांचा अनुभव देणाऱ्या कर्मफला प्राप्त होणारा पुरुष कर्मपराधी होऊन प्रलयापर्यंत जन्म परंपरे करीत जो परंपरेत पूर्णत्वाने स्वतंत्र होता तोच कर्मपरतंत्र आणि अने अनेक कर्मगतींना पात्र होऊन सुख व दुःख ही फळे देणाऱ्या क्षेत्रात सदा राबत राहतो विषयांचे सुख मानून तो विषयभोगरूप विषच जानून बुजून प्राशन करतो त्यापासून उत्पन्न होणारे दुःख कोट्यवधी जन्मी जरी सोसले तरी सरत नाही दुखावर दुःखे कोसळून त्यांच्या भोऱ्यात सापडून तो मोह व शोक यांच्या गर्तेत पडतो व अत्यंत यातने मध्ये बुडतो आणि काळाग्नी सर्वदा उकळत असतो याप्रमाणे दुःख शोक सोसीत असता पुढे अकस्मात महाप्रलयाचा भडका उडतो त्यातून त्याच्या पुढे भयंकर आवाज निघू लागतो तेथे मागे पाऊल घेता येत नाही व पुढे पाऊल टाकण्यासही अवकाश नसतो आपल्या कर्मांनी तो बांधला जातो व प्रलयाचा घाव त्याच्या मस्तकावर बसतो याप्रमाणे उत्पत्ती व स्थितीचे प्रकरण तुला संपूर्ण सांगितले आता प्रलयाचे लक्षण सावधान चित्ताने ऐक याप्रमाणे मायामयी सृष्टी सांगून आता लयाचे वर्णन सांगण्यास आरंभ करतो धातु धातुपलवे आसन्ने सती पंचमहाभूतांच्या नाशाचे कारण प्राप्त झाले असता अनादि निधन हा, हा द्रव्य हा द्रव्य गुणात्मक ज्याला आदिव अंत नाहीत असा काल स्थूल सूक्ष्म भूतात्मक व्यक्तम अव्यक्ताय कार्यरूप जगाला अव्यक्त अशा ईश्वर रूपामध्ये घेऊन जाण्याकरता अपकर्षती ही आकर्षित करतो आदिअंतर काल पंचमहाभूतांच्या नाशाचे निमित्त पाप प्राप्त झाले असता द्रक्ष्म कार्याला कारणात ली आकर्षण करतो सूर्योदय होऊन दिवस संपला म्हणजे रात्र जशी अवश्य येते तशीच उत्पत्ती व स्थिती झाल्यावर प्रलयाची प्राप्ती अवश्य होते